लोक अध्याय सोळा येशू त्याच्या शिष्याना म्हणाला एक श्रीमंत मनुष्य होता त्याचा एक कारबारी होता हा कारबारी तुमचे पैसे उधळतो असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाराला आत बोलावले आणि म्हणाला हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा का हिशेब दे कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला मी काय करू माझे मालक माझे कारभाराचे काम काढून घेत आहेत शेतात कष्ट करण्या इतका मी बळकट नाही व भिक मागण्याची मला लाज वाटते मी काय करावे हे मला माहीत आहे यासाठी की जेव्हा मला कारभार्याच्या कामावरून काढून टाकतील लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले पहिल्याला तो म्हणाला तू माझ्या मालकाचे किती देणे लागतोस तो म्हणाला चार लिटर जैतून तेल मग तो त्याला म्हणाला तुझी पावती घे बघू खाली बस आणि लवकर त्यावर 2000 लिटर लिही मग दुसऱ्याला तो म्हणाला आणि तुझे किती देणे आहे तो म्हणाला 30,000 किलो गहू तो त्याला म्हणाला तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर 25,000 किलो लिही आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाराची प्रशंसा केली कारण तो धूर्तपणे वागला होता या जगाचे पुत्र त्यांच्या वागतात प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा यासाठी की जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमच्या आनंद काळच्या घरात स्वागत करतील ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे व जो कुणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयी सुद्धा अविश्वासू आहे म्हणून जर तुम्ही अहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही तर मग खऱ्या संपत्तीविषयी तुमच्यावर को विश्वास जे दुसा है विषयी तुम्हें विश्वास नाल तो जे तुम्हें है तुम्हारे कोई को ही नौकराला दोन मलक करता नहीं द्वेष करी व दुसर प्रेम करील कि प्राणिक राहल व दुसरला तुच्छ मानी तुम्हें एक पैशा सेवा करू शही मे पुषी धनलोभी होते उपहास तो स्वतक समीमान मिविता पेव तुम्हे अंतकरण जे लोकना महत्व देवा दृष्टि टाकाव है नियमशास्त्र व संदिष्टे यहां पर होते पास्या सुवर्ता गाजी जता है व प्रत्येक जन घुसने का जोरदार प्रयत्न करीत आहे एकेवेळी आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही जो कुणी आपल्या पत्नी सुटपत्र देतो व दुसरी लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कुणी एखाद्या स्त्रीशी जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो एक मनुष्य होता तो श्रीमंत होता तो जांभळी आणि तलमवस्त्री घालीत असे प्रत्येक दिवस तो आयुष्यामात घालवीत असे त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता त्याच्या अंगावर फोड भरलेले होते त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरून खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाहि कुत्री देखील येऊन त्याचे फोड चाटीत असत मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्याला अब्रहामाच्या उराशी नेहून ठेवले नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले आणि अधोलोकात जेथे तो श्रीमंत मनुष्य यातना भगीत होता तिथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेल्या अब्राहमाला पाहिले आणि लाजराला त्याच्या शेजारी पाहिले तो मोठ्याने ओरडला की त्या माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोप पाण्यात बुडून माझी जीभ थंड करील कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे परंतु अब्राहम म्हणाला माझ्या मुला लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या ला, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या पण आता येथे तो समाधानात आहे व तू दुखात आहे आणि या सगळ्या शिवाय तुमच्या व आमच्या मध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे यासाठी की इथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये तो श्रीमंत मनुष्य म्हणाला मग तुला मी विनंती करतो की पित्या लाजराला माझ्या पित्याच्या घरी पाठव कारण मला पाच भाऊ आहेत त्याला त्यांना तरी सावध करू दे म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत पण अब्राहम म्हणाला त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे तो श्रीमंत मनुष्य म्हणाला नाही पित्या अब्राहमा मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील अब्राहम त्याला म्हणाला जर ते मोशेचे आणि संदेश त्यांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यातून जर कुणी उठला तर त्यांची खात्री होणार नाही